वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग छप्पनवा रात्र संपताच झोपलेल्या लक्ष्मणाला नंतर रामाने हळूहळू जागे केले लक्ष्मणात वन्य पक्षांचा इकडे तिकडे उडत असताना होणारा सुंदर शब्द ऐकला परंत आता निघायची वेळ झाली चालायला सुरुवात करूया लक्ष्मण गाठ झोपला होता भावाने त्याला वेळीच उठवली त्याने आपली झप आणि आळस झाडला आणि तो कामाला लागला ते सगळेजण उठले नदीच्या पवित्र जलाने त्याने तोंडोणे स्नान इत्यादी अटकले आणि ऋषी पाडलेल्या चित्रकुटाच्या वाटेकडे हो वाटचाल करीत असताना कमलनायना सीतेला राम म्हणाला वैदेही जणू पेटल्यासारखे हे वृक्ष कसे सगळीकडून फुलून गेलेत पहा आता शिशिर संपल्यानंतर स्वतःच्याच फुलांचे तुरे मिळवणारे हे किंशुक वृक्ष पहा ही पहा बिब्याचे बिव्याची आणि बेलाची झाली माणसाने यांचा उपभोग घेतलेला नाही ती फळ पुष्पाने वाकलेली आहेत वाटते की यावर आपल्याला लक्ष्मणा ही मधाची पोळी मधमाशाने करून ठेवलेली कशी लटकत आहेत ते पहा यातून द्रोण भर मध सहज निघेल हा सारस पक्षी ओरडत आहे त्याला मोर आपल्या केकाने साथ देत आहे या रम्य वनप्रदेशात जिकडे तिकडे फुलांचा सडा पडलाय हत्तींचे कळप वावरत आणि पक्ष्यांच्या थव्याने निनादून सोडलेला हा उंच शिखराचा चित्रकूट पर्वत पहा याचा सपाट पठाराव जेथे वृक्षांची दाटे आहे अशा रम्या पवित्र चित्रकूटाच्या वनात दाता आपण मग ते दोघे सीतेसह पायी चालत चालत मनोहर रम्य चित्रकूट पर्वतापाशी पोहचले विविध पक्षी भरलेल्या पुष्कळ फुळे मुळे फळे आणि चवदार पाणी उदंड असलेल्या त्या रम्य पर्वतावरती गेले लक्ष्मणात नाना प्रकारच्या वृक्ष लताने भरलेला हा हिरे सुंदर वाटतो येथे पुष्कळ फळेमुळे आहे हा रम्य आहे येथे आपल्याला चरितार्थाची साधने चांगली आहेत असे मला वाटते या पर्वतावर महात्मे मुनी वास करतात हेच आपले राहण्याचे स्थान व्हावे येथेच आपण राहूया असे म्हणून सीताराम लक्ष्मण हात जोडून आश्रमात गेले आणि सर्वांनी वाल्मिकीना के प्रणाम केला धर्मज्ञ महर्षीने त्याचा आनंदाने सत्कार केला स्वागताचे शब्द बोलून ते बसा म्हणाले मग लक्ष्मणाग्रज प्रभू रामाने ऋषींना यथाविधी आपला परिचय करून दिला मग तो लक्ष्मणाग्रज महाबहू लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा बळकट आणि चांगली लाकडी घेऊ लाकडे घेऊन आणि निवासस्थान कर येथे वास करावा असे माझ्या मनाने घेतले त्याचे ते, ते बोलणे ऐकल्यावर लक्ष्मणाने नाना झाडे ओढून आणली आणि त्या शत्रुमर्धनाने पर्णशाळा बनवली ती पक्केपणे उभारलेली गवतानी बांधलेली सुरेख दिसणारी पर्णकुटी पाहून एकाग्र मनाने सेवा करणाऱ्या लक्ष्मणाला राम म्हणाला हरणाचे मांस आणून आपण या पर्णशाळेकरता होम करूया लक्ष्मणा दीर्घकाळ जगू इच्छिणाऱ्याने वास्तुशांती करणे अवश्य असते शुभेच्छणा मृग मारून लवकर शास्त्रात सांगितलेल्या विधी करणे अवश्य आहे त्या धर्माचे स्मरण कर भावाचे सांगणे जाणून घेऊन उन शत्रुमर्धन लक्ष्मणाने त्याने जसे सांगितले तसे केले त्याला राम पुन्हा म्हणाला हे ऐनाचे मांस यज्ञाकरता शिजव पर्णशालेसाठी आपण यज्ञ करूया सौम्या त्वरा कारण हा उत्तम मुहूर्त आणि दिवसही ध्रुव आहे त्या प्रतापी लक्ष्मणाने यज्ञाला योग्य असणारा कृष्ण मृग मारून आणला आणि पेटवलीला अग्नीत टाकला मग तो चांगला भाजला आहे रक्त निघून गेले आहे असे पाहून तो पुरुष रामाला म्हणाला हा कृष्ण मी सगळ्याच्या सगळा भाजून काढलाय देवासमान असणाऱ्या रामा देवताना आता आहुती दे त्यात तू कुशल आहेस गुणवान व जप आणणाऱ्या रामाने स्नान केले जप जाणणाऱ्या रामाने स्नान केले आणि स्थिरचित्त होऊन होमसत्राच्या समाप्तीचा सर्व मंत्रक्रिया थोडक्यात सांगितल्या सर्व देवगणांची पूजा करून त्या पवित्र निवासस्थाना त्याने प्रवेश केला आणि अपार तेजस्वी रामाच्या मनाला अतिशय आझाद झाला त्याने वास्तुशांती संबंधीच्या वैश्वदेव बळी रुद्र विष्णुदेवतांचे बळी इत्यादी मंगलक्रिया पूर्ण केल्या विधी जप केला नदी स्नान केलं पाप शमनार्थ उत्तम बळी अर्पण केला होमकुंडाच्या स्थानासंबंधीचे विधी आणि आश्रमांच्या योग्य सर्वांनी मिळून धर्मयुक्त सभेत देवगणाने प्रवेश करावा तसा प्रवेश केला त्या सुरम्य चित्रकूटावर जाऊन उत्तम उतार असलेल्या आणि हरिणाने आणि पक्षांनी गजगजलेल्या माल्यवती नदीपाशी वस कर मनात हर्ष पा प्रसन्न अयोध्या सोडा दुख तनात निहुन गए अयोध्या छप्पनवासर्ग समाप्त